पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे रात्र नववी मोरी गाय बारको आला की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो एका गायीला तो मारीत होता गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे जारे बारकूला त्याच्या घरून आणा श्याम म्हणाला तो बाहेर बसला आहे ऐकत आत या वयास लाचतो आहे शिवा म्हणाला श्याम उठला व बाहेर आला त्याने बारकूचा हात धरला बारकू ओशाळला होता तो हातातून निष्टून जाण्यासाठी धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो माझा इतका का तुला राग आला मी तुझ्या भावासारखाच आहे चल आज मी आमच्या मोर्या गायीची गोष्ट सांगणार आहे श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थना गृहात आला शामच्या गोष्टीची सारी सारीजणे वाट पाहत होती शामने सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ती अजून आमच्या डोळ्यासमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत खरोखरच दृष्ट लागण्यासारखी ती होती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पास शेराचा लोटा होता तो भरून ती दूध देई तिची कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावायची मोऱ्या गायीला आपल्या हाताने चारा घालायची मग तिच्या कंपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता गायला ही थोरवी बायकांनीच दिली आहे परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंड देखली पूजा आहे देखल्या देवादंडवत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्यांची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हकलीत नसत तिला भाकरी वगैरे देत मुठभर चारा देत आज दुसऱ्याच्या गायी जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या दुसऱ्याची गाय दूर राहिली जरा स्वतःच्या घरच्या गायीलाही पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही रानात गावात जे मिळेल ते तिने खावे कोठे घानेरडी पाणी प्यावे आज या गायला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणावर भीक मागण्याची पाळी आली आहे जशी सेवा तसे फळ गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल माझी आई मधून मधून गोठ्यात जावायची तांदूळ धुतलेले पाणी गंगाळात भरून तिला पाजायची त्याला धुवण म्हणतात हे थंड व पौष्टिक असते दुपारी जेवावयाचे वेळेस एक देवळातील गुरुवाचा नैवेद्य व एक गाईसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन ने देण्यात ने ने ने येत असे त्याला गोग्रास म्हणतात आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन ने देत ने ने असे या मोऱ्या गायीचे आईवर फार प्रेम होते प्रेम करावे व करून घ्यावे प्रेम दिल्याने दुणावते आईला ती चाटायची तिच्या मानेखाली पोळी आई, माने आई खाजवी तशी मोरी गाय आपली मान वर करी आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हामरत असे मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे मोरी गाय दुसरे कोणाला काढू देत नसे ज्याने त्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता दुसरी कोणी जर तिच्या काशेखाली बसले तर ती त्याला हुंगून पाही गंधेन गाव हा, हा। पशंती वासाने ओळखतात तिच्या काशेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे आईशिवाय दुसरा कोणी बसलाच तर ती लात मारी ती गाय स्वत्ववती होती सत्यवती होती अभिमानी होती प्रेम न करणाऱ्याला ती लात मारी पाप्या माझ्या काशीला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊ नये असे जणू सांगत असे ती मूरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू जणू आमच्या घरची ती शोभाच होती आमच्या घराची देवता होती आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य स्नेह व सौंदर्य याची जणूती मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात पटापट पाय आपटून गुरे मरतात। पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात एक दोन दिवसात ढोर मरते मोऱ्या गाईला पायलाग झाला पुष्क उपचार केले, लिए परन्तु गाय बरी जाली नहीं ती शिवेना मान टाकून पड़ली होती आम्मी घर जप ही के लिए परन्तु आम ची संपली होती मोरी गाय आमला सोड़न गेली मोरी गाय मेली त्या दिवशी आई जेवली नहीं आम्मी सारे जेवलो आईला किट वाटले मी कू जो प्रेम करतो त्यालाच करतेम गुख कहते समरी गाय जिथे मिली वीपे का फुले वहत कधी कधी बोलता आई मे मोरी गाय गेली व्या भाग्य ही गेसापासन घर भांडन तंटे सुरू जाोकुासारखे तुम्हें घर पूर्वी गावत दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकाळ आली माझ्या आईचे म्हणणे खरे आहे फार व्यापक अर्थाने खरे आहे ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली त्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले तिची हेळसांड केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली चरखा व गाय या भारतीय भाग्याचा दोन आराध्य देवता आधार देवता या दोन देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे आपण दांभिक झालो आहोत देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो गाईला माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे दोष सांगितला आहे